श्लोक बावीस अदेश काल अपात्रित व अवहेलनापूर्वक दान दिले जाते त्याला तामस दान असं म्हणतात मगमलेशांचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे ते मग मेंशांच्या राहण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे पात्रे भाट नागारी सामान्य स्त्री जुवारी जीए मूर्ती म्हणते भुररी भुले तया तेथे दान देण्यास योग्य कोण तर भाट गारुडी वेश्या जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्ती म्हणत भूलच आहेत त्यांना भूलतो रूपनृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणे गीत भाटी व कर्णजपू त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्याला भूल पडते व भाटांचे म्हणजे स्तुती पाठकांचे गाणे हा कानामध्ये कर्णजप असतो तयाहीवरी अळू माळू जै घे फुलगंधाचा गुगुळू त्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादी सुगंधित द्रव्याचा वासरूपी गुगुळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रकट व्हावा तसा जणू काही भ्रमाचा वेताळच प्रकट होतो तेथ विभांडून या जग आणले पदार्थ अने गे घालू लागे मातंग गव्हासी तेथ विभांडून या जग आणीले पदार्थ अने गे घालू लागे मातंग गव्हा तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मांगांना अन्नछत्र घालतो जे जे ते, जे दान ते तामस एव ऐसेने म्हणे आणि आणखी ही वशात एखादा सुयोग घडून आला विपाये गुणाक्षर पडे टाळी एका उळासा सापडे, तैसे तामस पर्व जवडे, पुण्य देशी तर लाकडे कोरणाऱ्या गुणा नामक किड्या कडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवताना त्यामध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे पर्वकाला योग क्वचितच सापडावा तेथ देखोनी तो आधीला योग्य मागो ही आला तोही दर्पाला भांबावे जरी त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य म्हणजे सत्पात्र असा ब्राह्मण मागायला आला व हा तमोगुणी खालवी स्वये न करी न करवी अर्घ्यादी करण्यात श्रद्धा धरत नाही त्याला मस्त खाली लवून नमस्कारही करत नाही व त्या ब्राह्मणाचे अर्ध्याधिक आदर संस्कार आपण स्वतः करत नाही अगर दुसऱ्या कडून करावीत नाही अप्रसंगु किर असो तामसिनरी तेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयाला आसन घालत नाही तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटचा हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर बोलवी तू असंभवनीय ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवत त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते आणि जया देरी तया ते उमानी तया साठी आणि अर्जुना ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो म्हणजे एवढेच तुला देण्याची योग्यता आहे असे त्या दान घेणार म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास घालवून देतो हे बहु असो चराचरी परी मोल वेचणे जे अवधारी दे। या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामसदान असे म्हणतात ऐशिया पुला चिन्ही अळंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी रजतमाया याप्रमाणे आपापल्या लक्षणाने सुशोभित म्हणजे युक्त अशी तिन्ही दाने तुला दाखवली म्हणजे सांगितली परंतु या रजोगुणी व तमोगुणी टाळण्याकरता तू लक्ष देणत असे विपाय तू उगा ऐसे मानसे विचक्षणा हे बुद्धिमान अर्जुना मी हे जाणत आहे कि येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील कि येकले कर्म सात्विक तरीका वेखासी सदोख येर बोलावी। कर्म संसार पाशा पासून सोडवणारे आहे असे जर आहे तर संसार पाशा पासून सोडवण्याच्या कामी विरुद्ध जे इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे परी नो संिता विवसी भेटी नाही निधीसी काधू न साहता जैसी वाती न लगे परंतु ज्याप्रमाणे पिशाच्याला दूर केले शिवाय, पुरलेले द्रव्य हाती येत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवाज असा लागणार नाही तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणे या ते किड वेगा याप्रमाणे शुद्ध सत्व गुणाचा आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट काय म्हणावे आम्ही क्रिया जात सांगित लेखा व्याप्त तीही गुणी श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत म्हणून जे आम्ही सांगितले तेथ भरवसे तिन्ही नी, न सांगोची आईसे माथे खरोखरच तीन गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजावण्याकरता दुसरे रजगुण व तमोगुण हे दोन्ही आम्ही बोललो असे समज जे दोही माजी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे अहोरात्र त्यागे जैसे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोह मधील असणार्या संध्याकालाचे रूप दिसते त्याप्रमाणे दोन्ही मध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आप त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पतीस येते तो सत्वगुण होय हे ओपच कळून येते एवम सत्व तुज निरूपिले तमरज, ते सांडूनी सत्वे काज साधी आपुले याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञाधिके सकळे पावसी तई करतळे आपले या शुद्ध सत्व गुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर म्हणजे त्या योगाने तुला जे आपले स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल सूर्य दाविले साते काय एक न तेवी सत्वे केले फळाते काय सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही त्याप्रमाणे सत्व गुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही हे खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे परंतु ज्या एकाने मोक्षाशी एक होता येते ते एक आनची आहे तयाचा सावा वै लाचा कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो पैभ भांगार जरी पंधरे तरी राजा वळीची अक्षरे लाहेरे जिया परी सोने पंधराच्या दराचे म्हणजे शंभर नम्री असले तरी त्याच जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते, ते ज्या प्रमाणे चालते म्हणजे त्याची किंमत होते। स्वच्छ शीतळे सुगंधे सुखप्रदे, तरी पवित्रत्व संबंध तीर्थाचे नि स्वच्छ थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो नाही होका का भल तैसी थोरी परी गंगा जै अंगीकारी तैची ती ए सागरी प्रवेश नदी वाटेल तितकी मोठी असे नका परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करेल तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे त्याप्रमाणे अर्जुन सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने विघ्न येत नाही ते वेगळेच आहे हा बोलू आई की अर्जुना हे देवाचे दे। देवा बोलणे ऐकता क्षणीच अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कंठ मावेना व तो म्हणाला देवानी कृपा करावी व ते सांगावे तेथ कृपाळू चक्रवर्ती तयाची व्यक्ती जैने सात्विक मुक्ती रत्न देखील तेव्हा सर्व कृपाळूवांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते म्हणजे त्याची स्पष्टता होते ते ऐक ते ते श्लोक तेविसाव ओम तत्सिती निर्देश ब्रम्हण स्त्रिविमृत ब्राह्मणास्ते न वेदाश्च यज्ञाश्च विहिता ओम सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितला आहे या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत तर अनादि परब्रह्म जे जगदादी विश्राम तयाचे एक नाम त्रिधापयी असे तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहे श्रुती खूण केली ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे परंतु अविद्या समुदायरूपी रात्री सापडलेल्या जीवाने ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी श्रुतीनी त्या परब्रह्मास जी खूण केली ते त्या ब्रह्माचे नाम होत उपजली ठेवले उठी नुकतेच जन्मास आलेले मुल आपल्या बरोबर काही नाव घेऊन येत नाही परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असता ते ओ उठते कष्टले संसार शिणे जे देव येणे तया ओ दे नावे शिणलेले जे जीव ब्रे आपले दुःख निवेदन करण्याकरता येतात त्या जीवाना त्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत म्हणजे नामरूपी खून होय ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे जीवाचा व ब्रह्माचा फार काळापासून अबोला आहे तो नाहीसा व्हावा व ते ब्र अद्वैतपणाने जीवाच भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवांची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला मग दाविले निजेने ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही पुढे उभे राहते परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरुपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे महात्मा त्यांनाच हे नाम महात्म्य कळते हे हि असजापती शक्ती जे सृष्टी करिती ते जया एका आवृत्ती हे जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आलेली आहे पैसृष्टीची या उपक्रम पूर्वी गावी तेडा ऐसा ब्रह्म एकला होता परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे विरोतम अर्जुना ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता मजखे ना, ही करू नशके, तो केला एके, ना मला ईश्वराला तो ओळखत नव्हता आणि ही करण्याचे त्या सामर्थ्य नव्हते तो ज्या एका नावाने समर्थ केला ज्या याचा अर्थी वि जपता विश्व योग्यता नामाचा अर्थाचे अंतकरणात चिंतन केल्यामुळे आणि सत यांचा जप केल्यामुळे त्याला म्हणजे ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली ते धवा रचिले ब्रम्हजन तया वेदिधले शासन यज्ञा ये वर्तन जीविके केले तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा म्हणजे कर्म उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला पाठी नेनो किती येले ब्रह्म दत्त अग्रहार तिन्ही भुवने नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिनी भुवने हे ब्रम्हदेवाने दिलेले इनाम जाणे ऐसे नाम मंत्र जेणे घातया अडंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे असे ज्या नाम मंत्राने ब्रम्हदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक असे तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदिवर्णु बुजा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू तरी सर्व मंत्रांचा राजा तो ओम ते या नावातील पहिले अक्षर समजा तत् हे दुसरे अक्षर होय व तिसरे अक्षर सत हे होय ए ओम ओम तत्सदा ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू हे फुल तुरंबी सुंदरू उपनिषद याप्रमाणे ओम सत सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम तीन प्रकारचे आहे या सुंदर फुलांचा उपनिषदे वास घेतात म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे येणे सी गा होई चाले कर्म सात्विक ते कैवल्या ते पाई करी जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घराचा चाकर करते परी कापुराचे दागिने दैव आणून दे परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे तैसे आदरी जाईल सत्कर्म उच्चारैल ब्रह्मनाम परि ने जाईल जरी वर्म विनियोगाचे त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रम्हनाम ही उच्चारले जाईल परंतु जर नाही। तरी महंताची आकोडी घर आली आई ओडी मानू नेणता अपरवडी मुद्दल तुटे तर साधूंचे समुदाय आपण घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजूनीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो घालून बांधली मोठ गळाजेवी अथवा चांगला शृंगार करण्याकरता सोन्याचे व जडावाचे दागिने एके ठिकाणी करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विण काम विफळ होय त्याप्रमाणे मुखाने उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो परंतु योजनेच्या हातवटी शिवाय ते कर्म निष्फळ होते अग अन्न आनी भूक पासी असे परिदेख जेऊ नेणता बालक लंघन विचार कर अर्जुना जवळ अन्न तयार आहे आणि भूक देखील लागलेली आहे तरी तान्ह्या मुलाला जेबाव कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवासच घडेल का स्नेहा सुतरा संसारा हातवटी नेनता वीरा है। अथवा नोहेर्जुना तेल वात वागनी अग्नि हे एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही तैसे वेळे कृत्य पावे तेथीचा मंत्र ही आठवे परिव्यर्थते आघावे विनियोगेप्रमाणे योग्य वेळे वर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्म संबंधाचा मंत्र ही आठवला परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रम्ह नाम एक विनियोग तू आईक याचा आता म्हणून तीन शब्दांचे जे हे परब्रह्माचे नाव आहे या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा याचा ते तू आता कर्म आदी मध्य तरी या नामाची जी तीन अक्षरे आहेत ती कर्माच्या आरंभी मध्य व शेवटी या तीन ठिकाणी योजन हो हे ची एक हा हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये अर्जुना हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्म साक्षातकाराला प्राप्त झाले ब्रम्मेसी हो आव या ए की, की ते न वंचित यज्ञाधिकी जे चावळले बोळखी शास्त्राला जाणून जे बोलतात ते आपले ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्मांचा त्याग करीत नाही श्लोक चोवीसा तस्मादोहृतप्रिया मनुष्यांच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून सुरू होत असतात तो आदी तव ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे तो। ते पुरुष कर्माचा आरंभी तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात आणि मग वाचे ओम असा स्पष्ट उच्चार करतात तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची ए। त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर व नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग कर्मा कर्मा ते कर्माच्या आचरणाला लागतात अंधारी अभंगू दिला जसा सामर्थ्यवान सोपती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा म्हणजे कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते उचित देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे दिजद्वारा हन हुताशे यजिती पैते धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतुने ब्राह्मण द्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करत आवनी या दिविक्षेप रूपी हवनी यजिती पै पुढे होऊनी आहव म्हणजे आहवनीय गार्ह अग्निमत परंतु किंबहुनावडते याग उपाधी फार काय सांगावे अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पाडून ज्या ज्या उपाधींचा म्हणजे देहा अंकाराचा वगैरे आपल्यास उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात न्या अथवा न्यायाने म्हणजे धर्माने मिळवलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देश काल व पात्राच्या ठिकाणी दान देतात अथवा एका कृचरी चांद्रायणे मासोपवासी शोषो निगा धातुराशी करुना एकाने अथवा, अथवा मासोपवासाने शरीर शोषण करून तप करतात एव यज्ञदान तपे जिएगा जती बंध रूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे तया याप्रमाणे यज्ञ दान तपे ही बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी परंतु त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता तीच यज्ञाधिक कर्मे त्या करणाऱ्याला मोक्ष सोपा करून देतात स्थळी नावा जिया दाटीजे जळी तियाची जेवी तरी जे, तेवी बंधकी कर्मी सुटी नामे येणे जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच त्या, त्या नामाच्या योगाने सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो परी असो ऐसिया या युकारे सावा इलिया प्रे राहू दे अशा तऱ्हेने या यज्ञदानादिक क्रिया ओंकाराच्या साह्याने चालू होतात तिया मोट किया जेथफळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती तिये फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात तेव्हा पहा किम फ्रह कर्म अर्पण करतात श्लोक पंचवीसावादित्यनभिसंधाय फलम यान क्रिया विविध क्रियंत मोक्षकांशी मोक्षाची इच्छा करणारे मनुष्य फलाची अपेक्षा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या विविध क्रिया उच्चार करून म्हणजे फलाच्या ठिकाणी ते तत्शबे बोली जे ते पहिलं वस्तू जी वस्तू सर्व जगा पलीकडे आहे ती एक वस्तू सर्वांचाही द्रष्ट आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत शब्दाने सांगितली जाते ते चित्ती, सर्वधिक सुमती, उच्चारेही व्यक्ती आणती पुढती हे बुद्धिमान अर्जुना ते तत् नामाचे ब्रह्म सर्वांचा आरंभीचे आहे आणि त्याचे चित्तात ध्यान करून मग उच्चाराने ते स्पष्टते सांगतात म्हणजे तत् असा स्पष्ट उच्चार करतात म्हणती तदरूपा ब्रह्मातया फळे क्रिया या, तेची होतो आम्हा भोगावया काहीची नुरो आणि ते म्हणतात कि या सर्व यज्ञाधिक्रिया फळासह त्या तत् स्वरूप ब्रह्मालाच होव म्हणजे अर्पण असो आम्हाला भोगायला काहीही उरू नये ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगणुनी करमे आंग झाडी ती येणे बोले याप्रमाणे तत् शब्दात्मक ब्रह्माने म्हणजे असा ब्रह्मनामाचा उच्चार करून व शब्दाने दर्शवलेल्या ब्रमाचे ठिकाणी आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले जया आले ब्रह्मत्व कर्म आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत्शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माचे ठिकाणी अर्पण केले आहे अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे ते कर्म किर ब्रे ते म्हणून ते कर्म ब्रम्हरूप झाले खरे परंतु तेवढ्याही संपत नाही कारण ब्रम्हरूप झालेले कर्म व करता यात भेद राहतो कारण करता आपल्याला ब्रह्महून वेगळा समजतो म्हणून मीठ अंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रम्माकारे गमे ते द्वैत मीठ अंगाने पाण्यात विरते परंतु मिठाचा खारकपणा पाण्याहून वेगळा राहतो त्याप्रमाणे कर्म जरी ब्रम्माकार झाले तरी करता वेगळा उरतो हे द्वैत भासते आणि दुजे जवळ जवळ जव घडे तवतव तव संसार भय जोडे हे देवो आपुले नि तोंडे बोलती वेदे जसे जसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसारभय प्राप्त होते देव अपने तो वेदा द्वारा मनोनी परत् ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे अत्मत् परियसे दोशे ठेविला देवे मनु जे ब्रह्म दुसरेपना है ते आत्मत्वाने अनुभवास येईल ही उणीव भरून काढण्याचे उद्देशाने देवाने सत शब्द ठेवला आहे तरी ओमकार तत्कारी कर्म केले जे ब्रिरी जे बोलवरी वाखाणे तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रम्हूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त म्हणजे श्रेष्ठ वगैरे शब्दाने स्तुती केलेली आहे प्रशस्त कर्मी सच सब्द विनियोग आहे तो ची होये का हो तैसा संगो या प्रशस्त कर्मा चा सत शब्दाच विनियो है तो है तसा संग